श्रीमद भगवत गीता शंकर भाष्य अध्याय दुसऱ्या अध्यायात आण मार्ग आणि योगबुद्धी कर्म असे दोन मार्ग सांगितले पैकी पहिला मार्ग निवृत्तीपर असून दुसरा प्रवृत्ती विषय आहे या ठिकाणी प्रजा प्रजहाती यदा कामान गीता दोन पंचावन्न मनुष्य जेव्हा आपल्या मनातील सर्व विषय वाचना टाकून देतो या श्लोकापासून प्रारंभ करून दुसऱ्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत संख्यबुद्धीचा आश्रय करणाऱ्यांना सन्यास घेण्या उचित होय असे प्रतिपादन केले गीता दोन बहातीला असे म्हणतात या श्लोकामध्ये ज्ञाननिष्ठेने तो कृतार्थ होतो असे सांगितले आहे गीता दोन सत्तेचाळीस कर्म करणे हा तुझा अधिकार आहे फलाविषयी नाही म्हणून कर्मफलावर नजर ठेवू नकोस कर्म न करण्याबद्दल आग्रह धरू नकोस योग बुद्धीचा आश्रय करून तुला कर्म केले पाहिजे परंतु त्यामुळे मोक्ष प्राप्ती होते असे सांगितले नाही हे ऐकून ज्याची बुद्धी व्याकुळ झालेली आहे असा तो अर्जुन म्हणाला कल्याणाची इच्छा करणाऱ्यांसाठी मोक्षाचे साधन सांख्य आहे कारण कर्मातून अनेक प्रकारचे अनर्थ उद्भवतात असे इतरांप्रमाणे भगवानही म्हणतात ज्यामधून निश्चित मोक्ष नाही असे कर्म करण्यास भगवान तुम्हाला का सांगतात या विचाराने अर्जुनाला विषाद वाटला या विषादी अवस्थेतून जयसीचे कर्मापेक्षा तुला वाटते तर मग असा प्रश्न केला या प्रश्नाचे निराकरण करण्याच्या निमित्ताने भगवंतांनी पूर्वीच ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यांचे स्वतंत्रपणे वर्णन केले आहे काही टीकाकार अर्जुनाच्या प्रश्नाचे प्रयोजन निराळेच आहे आणि भगवंतांनी त्याला दिलेले उत्तर विपरीत आहे असे म्हणतात त्याचप्रमाणे पूर्वीच्या भाष्यकारांनी गीतेचे सार म्हणून ग्रंथारंभीचे निरूपण केले आहे त्याच्या उलट म्हणजे प्रस्तुत सिद्धांताच्या उलट प्रश्न आणि उत्तर याचा अर्थ केला आहे हे कसे या भूमिकेतून इतर भाष्यकारांनी असे प्रतिपादन केले आहे की गीताशास्त्रामध्ये सर्व आश्रमातील लोकांसाठी ज्ञान आणि कर्म यांचे एकीकरणाबद्दल निरूपण केले आहे विशेषत असेही कथन केले आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अग्निहोत्रादि कर्म करीत राहावे असे श्रुतीने प्रतिपादन केले आहे अशा कर्मांचा त्याग करून केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो या सिद्धांताचा गीतेमध्ये निश्चितपणे निषेध दाखवला आहे परंतु या तिसऱ्या अध्यायात मात्र त्यांनी निरनिराळे आश्रम आणि त्यातील करमे प्रतिपादन करणाऱ्या भग भगवंतांनी यावत जीव म्हणजे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत श्रुतींनी सांगितलेली कर्मे निष्ठ ज्ञाननिष्ठांनी असे म्हटले आहे यामुळे येथे अशी शंका निर्माण होते की एकमेका विरुद्ध अर्थ निर्माण करणारे प्रतिपादन भगवंतांनी अर्जुनाला का केले आणि विरुद्ध अर्थमय प्रतिपादन अर्जुन तरी कसे ऐकून घेतो पूर्वपक्षी गृहस्थाच्या बाबतीत श्रोतकर्माचा करून केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो याचा निषेध आहे पण हा निषेध अन्य आश्रमातील लोकांसाठी नाही असा अभिप्राय या ठिकाणी नाही ना उत्तर सर्व आश्रमातील लोकांसाठी ज्ञान आणि कर्म यांचा समोच्च गीतेने प्रतिपादन केला आहे अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या विरुद्ध इतर आश्रमातील लोकांसाठी ज्ञानानेच केवळ मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात पूर्वपक्ष कदाचित असे समजू की हे म्हणणे श्रौतकर्माच्या अपेक्षेपुरते आहे अर्थात श्रौतकर्माशिवाय केवळ ज्ञानाने गृहस्थाला मोक्ष प्राप्त होतो याचे खंडन केले आहे यामध्ये केवळ ज्ञानाने मोक्ष मिळत नाही असे सांगितले आहे ते प्रस्तुत स्मार्थकर्मामध्ये स्मार्थकर्मांचाही समावेश आहे आता गृहस्थांनी स्मार्थकर्म नाही असे नाही पण ते अत्यल्प असते आता गृहस्थांनाही स्मार्थकर्म नाही असे नाही पण ते अत्यल्प असते म्हणून श्रवथकर्म शून्य ज्ञानाने मोक्ष मिळत नाही असे म्हटले उत्तर पक्ष हे देखील विरुद्धच आहे असे तर गृहस्थाला स्मार्थकर्माने प्राप्त झालेल्या ज्ञानाने मोक्षाचा निषेध करण्यात आला आहे लागू करून, करून इतरांप्रमाणे त्यांची सुटका का करीत नाही पूर्वपक्ष ठीक आहे गृहस्थाला मोक्षासाठी श्रवत आणि स्मार्थ दोन्ही प्रकारच्या कर्माबरोबर ज्ञान समुची आवश्यकता आहे परंतु जो ब्रह्मचारी आहे तो केवळ स्मार्थकर्मयुक्त ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती करतो उत्तर पक्ष असे मानले तर गृहस्थाच्या डोक्यावर विशेष कष्टकारक आणि दुःखरूप श्रवत आणि स्मार्थकर्मांचा भार दिल्यासारखे होईल पूर्वपक्ष पुष्कळ कष्ट करावे लागतात म्हणून गृहस्थाची मुक्ती होते आणि अन्यांसाठी श्रवत नित्यकर्माच्या अभावामुळे मोक्ष मिळत नाही असे म्हटले तर उत्तर पक्ष ते देखील असत्यच आहे कारण सर्व उपनिषदे इतिहास पुराणे आणि योगशास्त्रामध्ये सुद्धा एक असे मानून सर्व कर्मांच्या वाटेल तेव्हा वाटेल त्या आश्रमाचा आश्रय करून कर्मत्याग करून संन्यास स्वीकारावा थोडक्यात मोक्षाला गृहस्थाश्रमाची आवश्यकता आहे श्रौत व स्मार्थ कर्मे आवश्यक आहेत असे सांगण्याचा श्रुती अगर स्मृतीचा हेतू नाही पूर्वपक्ष मग सर्व आणि कर्मांची आवश्यकता आहे असे सिद्ध होते त्याग केला पाहिजे असे उत्तरेच्छा धनेच्छा लोकेशणा यापासून बाजूला होऊन भिक्षावृत्तीचा अवलंब करतो म्हणून सर्व तपांमध्ये संन्यास श्रेष्ठ आहे असे मानले जाते संन्यास सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे कर्म प्रजा धन यांपैकी कशानेही अमृत त्यामुळे शांतीपर्वात असे म्हटले आहे की धर्म आणि अधर्म सोडून दे सत्य आणि असत्य यांना सोडून दे सत्य आणि असत्य दोघांना सोडून ज्यामुळे तू या ला सोडतोस तो अहंकार पण सोडून दे याच शांती पर्वात दोनशे एक्केचाळीस सात यामध्ये सांगितले की संसारामध्ये काही सार नाही हे अनुभवल्यामुळे परमवैरा करता ब्रहण करतात महर्षी व्यासांनी शुकाला शिकवले शिकवताना सांगितले की जीव कर्माने बद्ध होतो तज्ज्ञानाने मुक्त होतो म्हणून आत्मत श्रेष्ठ लोक कर्म करीत नाहीत गीतेमध्ये सुद्धा सर्व कर्माणी मनसा संन्यासी रा सर्व कर्मे मनातून बाजूला करून असे प्रतिपादन केलेले आहे मोक्ष कोणत्याही क्रियेमुळे प्राप्त होणारा नाही म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याच्यासाठी कर्मव्यर्थ आहे पूर्वपक्ष असे म्हटले तर प्रत्यवाय नाहीसा करण्यासाठी नित्यकर्माचे अनुष्ठान करणे आवश्यक आहे उत्तर असे म्हणणे ठीक नाही कारण प्रत्यवाय संन्यासासाठी नाही जो संन्याशी नाही त्याच्यासाठी आहे कर्म करणाऱ्या गृहस्थ आणि ब्रह्मचारी यांना देखील विहित कर्म न केल्याने दोष होतो त्याप्रमाणे अग्निहोत्रादी कर्म न करण्यामुळे संन्याशाला दोष लागण्याची कल्पना केली जाते म्हणून नित्यकर्माच्या अभाव अभावामुळे भाव रूप दोष उत्पन्न होण्याची कल्पना केली जात नाही कारण असत पासून सत कसे निर्माण होईल छानोग्य सहा दोन दोन या प्रकारे अभावापासून भावाची उत्पत्ती कशी होईल असे प्रतिपादन करणारे हे श्रुतीवचन आहे कर्माच्या अभावामुळे भावरूप दोष असंभव आहे असे असताना सुद्धा आचरण न करण्याने दोष निर्माण होतो असे वेद सांगतात म्हणून असे म्हणा वाटते की वेद अनर्थकारक आणि अप्रमाणिक आहेत असे मानले तर वेदभित कर्म करणे आग्र न करणे ध्वनीही दुःख फल देणारे आहेत शिवाय शास्त्र शिक्षक नसून कारक आहे अर्थात अपूर्व सामर्थ्य निर्माण करणारे आहे असा युक्तिशून्य अर्थ करावा लागेल हे कोणालाच अभिप्रेत नाही म्हणून असे सिद्ध होते की संन्याशांना कर्माची आवश्यकता नाही म्हणून ज्ञान आणि कर्म यांचे एकीकरण देखील उचित होत नाही ज्यासीचेत कर्मस्ते मता बुद्धी गीता तीन एक जर तुला कर्मापेक्षा बुद्धिश्रेष्ठ वाटते वगैरे अर्जुनांच्या प्रश्नांची संगती कशी लावायची ज्ञान आणि कर्म एका एक वेळीच आचरून मोक्ष प्राप्त कर असे भगवंतांनी सांगितले असते तर अर्जुनाने असा प्रश्न विचारला नसता दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी ज्ञान आणि कर्म यांचा समुच्च केला तरच मोक्षाचा मार्ग मिळेल असे सांगितले असते तर आणि अर्जुनाच्या या प्रश्नाची संगती लावता येत नाही तसेच भगवंताने अर्जुनाला असे सांगितले असे की तुला ज्ञान आणि कर्म याचे बरोबर अनुष्ठान केले पाहिजे तेव्हा कर्माची अपेक्षा अधिक महत्वाची आहे ज्ञान संपादन करण्याबद्दल देखील सांगितले असते तर माम केशवा हे केशवा मला असे घोर कर्म करण्यास का आग्रह करतो गीता तीने एक असा प्रश्नच उत्पन्न झाला नसता अशी कल्पना सुद्धा केली जात नाही की भगवंतांनी प्रथम असे सांगितले होते की त्या सर्वश्रेष्ठ ज्ञानाचे अनुष्ठान अर्जुनाने करणे योग्य नाही तर अर्जुनाचा जयसी चेत हा प्रश्न उत्पन्न झाला असता आपण असे मानले की अभेद निर्माण करणारे ज्ञान आणि भेद मानणारे कर्म हे दोन्ही परस्पर विरुद्ध साधने एकाच पुरुषाच्या हातून होणे असंभव आहे म्हणून भगवंतांनी ज्ञानाची आणि कर्माची साधना निरनिराळ्या माणसांनी करावी असे सांगितले असते तर अर्जुनाचा प्रश्न उचित होता भगवंतांनी दिलेले उत्तर अज्ञानमूलक आहे असे मानणे सर्वथा चुकीचे ठरेल म्हणून भगवंतांनी सांगितले की ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यांचे अनुष्ठान करणारे अधिकारी निरनिराळे आहेत असे लक्षात घेता या ठिकाणी ज्ञान आणि कर्म यांचा समुच्छय होणे शक्य नाही यासाठीच गीता आणि उपनिषदेमध्ये निश्चितपणे असा अभिप्राय व्यक्त केला आहे की केवळ ज्ञानानेच प्राप्ती होते जर ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय होणे शक्य असते तर ज्ञान आणि कर्म या दोघांपैकी एक निश्चित असे मला सांग गीता दोन तीन दोन अशा प्रकारची प्रार्थना अर्जुनाने केली नसती म्हणून तू कर्मचं गीता चार पंधरा असे भगवंतांनी सांगितल्यामुळे अर्जुनाकडून ज्ञाननिष्ठेचे अनुष्ठान होणार नाही असेच प्रतिपादन पुढे केले आहे श्लोक पहिला अर्जुन म्हणतो हे जनार्दना तुला जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटते तर मला असले घोर कर्म करण्यास का लावतो भाष्य हे जनार्दना ज्ञानापेक्षा कर्म आपण श्रेष्ठ मानता ज्ञान आणि कर्म दोघांचा समुच्चय भगवंतांना अभिप्रेत होता कल्याणकार ज्ञान श्रेष्ठ है इत्यादि वचना अर्जुना ने ज्ञापन कर्म निरा अनुचित कारणकर्मुच्चा ज्ञापार करता श्रेष्ठ आने असंभव है कर्म श्रेयस्कर बुद्धि अश्रेयस्कर कर भगवंता प्रतिपादन के लिए कारण का विचार करु अर्जुना ने भगवंत मला हिंसा रूपक क्रूर अशा कर्मासाठी का उद्युक्त करीत आहेस हे करणे उचित वाटत नाही भगवंतांनी स्मार्थ कर्माबरोबर ज्ञानाचा कर्मसमुच्च सर्वांसाठी सांगितला असता तर अर्जुनाने देखील तसेच मानले असते हे केशवा मला घोर कर्म करण्यास का लावतोस हे म्हणणे कसे उचित ठरले असते त्याचप्रमाणे श्लोक दुसरा अशा द्वयर्थी भाषणाने मला वाटते की तू माझ्या बुद्धीला मोह निर्माण करीत आहेस म्हणून ज्या योगे माझे परमकल्याण होईल असे निश्चित काय ते मला सांग भाष्य भगवंत जरी स्पष्टपणे बोलणारे असले तरी माझ्यासारख्या मंद बुद्धी माणसाला भगवंताचे बोलणे ऐकून मला असे वाटते की भगवंत माझ्या बुद्धीला मोहित करीत आहेत खरे भगवंता माझ्या बुद्धीला झालेला मोह दूर करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त झाला तरीही माझ्या बुद्धीला आपण मोह निर्माण करीत आहात म्हणून तू माझ्या बुद्धीला मोह निर्माण करीत आहेस असे मी म्हणतो तुम्ही निरनिराळ्या अधिकारी माणसांकडून केले के जाणारे ज्ञान आणि कर्माचे अनुष्ठान एकाच पुरुषाकडून केले जाणे असंभव समजता तर या दोघांपैकी ज्ञान किंवा कर्म बुद्धी आणि शक्ती या योगे अर्जुनाने हे करणे योग्य आहे असा निश्चय करून मला सांगा की ज्ञान आणि कर्म कोणत्याही एकाच्या अनुष्ठानाने मी माझे कल्याण करू शकेन कर्मनिष्ठेपेक्षा ज्ञान आहे असे जर भगवंतांनी सांगितले असते तर दोघांपैकी एक काय ते सांगा असे म्हणून एकच काय ते ऐकण्याची अर्जुनाला इच्छा कशी झाली असती ज्ञान आणि कर्म या दोघांपैकी मी तुला एकच सांगतो दोन्ही नाही असे भगवंतांनी कुठेही म्हटले नाही कारण अर्जुन दोन्ही आपणास अशक्य आहे असे मानून एकासाठी प्रार्थना करीत होता अर्जुनाच्या प्रश्नाला अनुरूप असे उत्तर देताना भगवान म्हणाले श्लोक तिसरा भगवान म्हणाले हे निष्पाप या लोकात ज्ञानमार्गाने संख्यांची आणि कर्मयोगाने कर्मयोग्यांची अशा प्रकारच्या दोन निष्ठा मी तुला पूर्वीच सांगितल्या आहेत हे निष्पा अर्जुना या लोकांमध्ये शास्त्रोक्त कर्म आणि ज्ञानाचे जे अधिकारी आहेत ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशा तीनही वर्णात आहेत त्यांच्या दोन प्रकारच्या निष्ठा अर्थात कर्तव्यपराणता सृष्टीरचनेच्या प्रारंभ काळात म्हणजे प्रजा निर्माण केल्यावर त्या प्रजेला लौकिक उन्नती आणि मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून वैदिक संप्रदायाला आकार देणाऱ्या माझ्याकडून साधन रूप म्हणून सांगितले गेली आता ही दोन प्रकारची निष्ठा कोणती म्हणशील तर सांगतो ज्ञान हाच योग्य विवेकजन्य ज्ञान संपन्न आहे त्याला सांख्य योग म्हणतात ज्यांनी ब्रह्मचर्याश्रमापासूनच संन्यास धारण केला आहे ज्यांनी विज्ञानाच्या योगे वेदांतामधील आत्मतत्वाचा अर्थ निश्चित केला आहे जो परमहाचा संन्यासी आहे जो ब्रह्मामध्ये स्थिर आहे अशा योग्यांनी सांग अशा योग्यांना सांख्ययोगी किंवा ज्ञाननिष्ठ असे म्हणतात कर्म हाच यो, योग याला कर्मयोग म्हणतात त्यावर निष्ठा असलेल्यांना कर्मनिष्ठ असे म्हणतात जर एकाच मनुष्याकडून प्रयोजन सिद्धीसाठी ज्ञान आणि कर्म या दोघांचेही एकाच वेळी अनुष्ठान करणे उचित आहे असा आपला अभिप्राय गीतेमध्ये अन्यत्र कोठे व्यक्त केला असता पुढे कोठे सांगितला असता किंवा वेदामध्ये कथन केला असता तर भगवंताला शरण आलेल्या अर्जुनाला कसे सांगितले असते की ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा निराळ्या अधिकारी लोकांनी अनुष्ठेय होत जर भगवंतांचा हा अभिप्राय करून ज्ञान आणि कर्म या दोघांचा आचार एकदम न करता ज्ञानासहित कर्म किंवा कर्मासहित ज्ञान याचेच अनुष्ठान कर असे सांगितले असते त्याला या दोघांचा समुच्च सांगितलेला नाही तसे असते तर भगवंत क्रोध लोभ विकार युक्त आहेत असे म्हणावे लागले असते म्हणून ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय कदापि होणार नाही बुद्धी कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे अर्जुन म्हणाला त्याचे खंडन भगवंतांनी केले आहे म्हणून ज्ञानमार्गाचा अवलंब संन्याशी लोकांनीच करावा असा भगवंतांचा अभिप्राय स्पष्ट दिसतो कारण ज्ञान आणि कर्माचे अनुष्ठान दोन निराळे लोकांनीच करणे योग्य आहे ज्या कर्मांनी मनुष्यबद्ध होतो त्या कर्मासाठी भगवान मला प्रवृत्त करीत आहेत असे मानून मिशन झालेल्या आणि मी कर्म करणार नाही असे मानणाऱ्या अर्जुनाला पाहून भगवान म्हणाले न कर्मात गीता तीन चार कर्माचा आरंभ न केल्यामुळे किंवा ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यांच्यामध्ये परस्पर विरोध असल्याने एकाच पुरुषाकडून एकाच वेळेस दोघांचेही अनुष्ठान होणे अशक्य आहे एक दुसऱ्याची अपेक्षा ठेवीत नाही कारण दोन्ही निष्ठा मोक्षाचा हेतू असल्या तरी अभिन्न आहेत अशी शंका निर्माण झाल्याने ही गोष्ट स्पष्ट करण्याच्या इच्छेने सांगतात कर्मनिष्ठा ही मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे थोडक्यात भगवंताच्या कृपेच गेला तर ज्ञानमार्गाची प्राप्ती होते कर्ममार्गाला स्वतंत्रपणे मुक्ती देण्याचे सामर्थ्य नाही तात्पर्य कर्माने मोक्ष मिळत नाही ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय होणे अशक्य आहे ज्ञानानेच मोतो पण ते ज्ञान मात्र कर्मयोगाने प्राप्त होते म्हणून भगवान म्हणाले कर्माला आरंभच केला नाही म्हणजे निष्कर्मे सिद्धी प्राप्त होते असे नाही त्याचप्रमाणे कर्माच्या त्यागाने सिद्धी प्राप्त होते असेही नाही भाष्य या जन्मे आणि अन्य जन्मात केलेली सत्कर्मे पातकांचा नाश करण्यास होतात पापकर्मांचा नाश झाला असता मनुष्याच्या अंतरात ज्ञानाचा उदय होतो महाभारतातील या वचनाप्रमाणे अंतकरणाच्या शुद्धीला कारण ठरल्याने ज्ञाननिष्ठेचा हेतू साध्य होतो त्यासाठी आत्मरूपामध्ये निश्चल राहण्यासाठी जी ज्ञाननिष्ठा लागते ती त्याला प्राप्त होत नाही पूर्वपक्ष कर्माचा आरंभ न करण्याने निष्कर्म भावाला प्राप्त होत नाही या विधानाने असे असावे कि कर्माचा आरंभ केल्याने भावाला प्राप्त होतो यामध्ये असे कोणते कारण आहे की मनुष्याने कर्माला आरंभ केल्याशिवाय भावाला प्राप्त होत नाही उत्तर पक्ष कारण कर्माचा आरंभ हाच निष्कर्म भाव प्राप्तीचा उपाय आहे उपायाशिवाय ज्यासाठी उपाय करावायाच त्याची प्राप्ती होत नाही हे तर प्रसिद्धच आहे नष्ट कर्मता रूप ज्ञानयोगाचा उपाय कर्मयोग आहे ही गोष्ट श्रुतीने आणि प्रत्यक्ष गीतेत सुद्धा प्रतिपादन करण्यात आली आहे श्रुतीमध्ये जाणण्यास योग्य अशा आत्मलोकाचे ज्ञान भावे म्हणून उपाय सांगितला आहे चार बावीस आत्म घेण्यासाठी ब्राह्मण हिताभ्यासाच्या योगाने यज्ञ दान तप यांचा आचार करतात आत्म्याला जाणून तो मुनी होतो अशा वचनांच्या द्वारे कर्मयोगासाठी ज्ञानयोगाचा सा उपाय सांगितला आहे त्याचप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा अर्जुना कर्मयोगाशिवाय संन्यास साध्य होणे अत्यंत कठीण आहे गीता पाच सहा किंवा गीता पाच अकरा कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी पराशक्ती सोडून कर्म करतात गीता अठरा पाच विचारवंत पुरुषांनी केलेली यज्ञ ज्ञान तप वगैरे कर्मे त्यांना पवित्र करणारी असतात वगैरे वचनांचा आधार घेऊन पुढे प्रतिपादन करतात की सर्व भूतमात्रांना प्रदा, अभय प्रदान करून संन्यास ग्रहण करावा कर्तव्य प्रमान कर्माचा त्याग करून प्राप्तीचे दर्शन करून घेण्यात था आले आहे किंवा या लोक कर्माला आरंभच न करता लष्कर्मता प्राप्त होते हे प्रसिद्धच आहे असे असेल तर नष्टमतेची इच्छा करणाऱ्याला कर्माचा आरंभ करण्याचे कारणच नाही यावर स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने सांगतात की केवळ संन्यासाने किंवा ज्ञानाशिवाय केवळ कर्माच्या त्यागाने मनुष्य नैष्कर्मता रूपसिद्धी म्हणजेच ज्ञानयोगाने प्राप्त होणाऱ्या सिद्धीची प्राप्ती होत नाही ज्ञानाशिवाय केवळ संन्यासामुळे मनुष्यास नैष्कर्मता रूपसिद्धी प्राप्त होत नाही याचे कारण जाणून घेण्याची इच्छा झाल्याने सांगतात की श्लोक पाचवा कर्म केल्या वाचून कोणीही क्षणभर देखील राहू शकत नाही कारण प्रकृती जे गुण सर्वांना पराधीन करून कर्म करतात भाष्य कोणीही मनुष्य कधीही एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही कारण सर्व प्राणी मात्र प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सत्वर गुणांमुळे प्रकृतीच्या नियंत्रणात स्वाधीन आहेत म्हणून ती प्रकृती कर्म करण्याला अवश्य प्रवृत्त करते या ठिकाणी प्राणी यांच्यापूर्वी अज्ञानी असा शब्द घालणे आवश्यक आहे कारण यापुढे कुणी पु यो विचार देते प्रकृतीच्या गुणांनी ज्याला विचलित केले जात नाही गीता चौदा तेरा तेवीस या वचनाप्रमाणे ज्ञानी लोकांना निराळे करण्यात आले आहे अज्ञानी लोकांसाठी कर्मयोग आहे ज्ञानी लोकांसाठी नाही ज्ञानी लोक प्रकृतीच्या गुणांनी विचलित होत नाहीत ज्ञानी लोकांमध्ये क्रियेचा अभाव होत असल्याने त्यांना कर्मयोगाची आवश्यकता नाही ते अविनाशी तत्व आहे असे ज्ञान झाल्यावर गीता दोन एकवीस या श्लोकावरील आश्यात याचा विस्तार केला आहे आत्मज्ञानी झाल्यावर सुद्धा जो विहित कर्माचा आचार करीत नाही त्याचे ते, ते कर्म न करणे अत्यंत वाईट आहे असे सांगितले जाते श्लोक सहावा जो कोणी कर्मेंद्रियांना नियंत्रित नियंत्रणात ठेवून मनाने विषयांचे चिंतन करतो तो मूळ असून त्याचा आचार देखील खोटा आहे भाष्य जो मनुष्य हात पाय वगैरे कर्मेंद्रियांना आवरून मनाने विषयाचे चिंतन करतो तो मोहवश अंतकरणाचा आहे त्याचा आचार खोटा ढोंगी आणि पापमय म्हटला जातो श्लोक सात्वा परंतु हे अर्जुना जो इंद्र न ठेवता कर्म करीत राहतो तोच श्रेष्ठ आहे परंतु अर्जुना ज्याला कर्म करण्याचा अधिकार आहे पण अज्ञानी आहे तो मनाने ज्ञानेंद्रियांना आवरून धरून वाणी वगैरे कर्मेंद्रियांच्या योगे कर्म करतो काय आरंभ करतो ते सांगतात आसक्ती न ठेवता कर्माचे आचरण करतो तो कर्मयोगी पापाचारी ढोंगी लोकपेक्षा श्रेष्ठ होते कारण अठवा अर्जुना तुझे जीवन कर्म के नीट चलने अशक्य है अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ हैधर्माचरण करीत रहा अश्य नित्येका शास्त्र ने संगित्ली कर्मे कर परंतु अभी कर्मे को ही फला अपेक्ष सी अशा कर्मत कर्मे मनत अशा नियत, नियत आचार कर कारण कर्म न करना पेक्षा परिणाम कर्म कर अधिक श्रेष्ठ है कारण का न करना तुझी शरीर यात्रा चलना नहीं तुझे पोषण होना नहीं कर्म कर अंतर है तो योकी संसार है अज्ञा मनुष्याला को बद्ध करता को बदल पूरे संगत श्लोक नववा यज्ञाच्या इच्छेखेरीज इतर हेतू ठेवून कर्म केल्यास मनुष्य कर्मबंधनाने बांधला जातो म्हणून तू अनासक्त होऊन यज्ञासाठी कर्माचरण करते की यज्ञ वय विष्णू तत्तरीय संहिता एक सात यज्ञ म्हणजेच विष्णू त्याच्या कृपेसाठी करावयाचे जे कर्म त्याला यज्ञार्थ कर्म असे म्हणतात म्हणून ईश्वराप्रित्यर्थ करावयाच्या कर्माशिवाय अन्य जी अनेक कर्मे कर्माधिकारी मनुष्याच्या हातून केली जातात त्या कर्माच्या योगाने मनुष्याना त्यांचेच कर्म बंधन होते ईश्वरासाठी केलेली कर्मे मात्र बंधन होत नाहीत म्हणून हे अर्जुना तू कर्मफलाची आसक्ती न ठरता केवळ ईश्वराच्या भल्या कर्माचे आचरण कर श्लोक दहावा पूर्वी प्रजापती यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना म्हणाला ह्या धर्माच्या योगाने तुम्ही आपले संवर्धन करून घ्या हा धर्मच तुझे इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होईल सृष्टीच्या आरंभी यज्ञसहित ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ह्या वर्णन युक्त अशी प्रजा निर्माण करून प्रजापती त्यांना म्हणाला अशा तऱ्हेच्या यज्ञाने तुम्ही उत्पत्ती वृद्धी करूने घ्या हा यज्ञ तुम्हा लोकांना इष्ट कामाधीनच आहे हे कसे श्लोक अकरावा अशा प्रकारच्या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा म्हणजे देव तुम्हाला संतुष्ट करतील एकमेकांना संतुष्ट करणारे तुम्ही परत कल्याण करून घ्याल भाष्य तुम्ही इंद्रादी देवतांना या यज्ञाच्या योगे समृद्ध करा यांची उन्नती करा तो पर्जन्यादिकांच्या योगे तुम्हाला समृद्ध करेल याप्रमाणे एकमेकाला संतुष्ट करताना ज्ञानप्राप्तीच्या योगाने तुम्हाला मोक्ष नामक परमश्रेयाची प्राप्ती होईल किंवा स्वर्गासारख्या श्रेष्ठ अवस्थेची प्राप्ती होईल आणखी काय सुखासाठी अन्य देवता काय करतात श्लोक बारावा यज्ञाच्या योगाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला प्रिय वाटणारे विषयभोग प्रदान करतील त्या दिलेल्या वस्तू त्या देवतांना समर्पण केल्याशिवाय उपभोग घेतो तो चोर होय सहा तृप्त झालेल्या देवता केवळ स्वर्गाने फळेस देतात असे नाही तर स्त्री पुत्र पशु इत्यादी वस्तू सुद्धा प्रदान करतात देवांनी दिलेले ते भोग भोगवस्तू ऋण मानून त्यांना समर्पण जो त्यांचा भोग घेतो सर्व इंद्रियांना संतुष्ट करतो तो देवतांचा भाग हरण करणारा चोर आहे देवऋण पितृ ऋण ऋषी न फेडणारे पंचयज्ञांना नुसरणारे लोक चोर होत असा अभिप्राय आहे आणखी असे की श्लोक तेरावा यज्ञानंतर क्षुल्लक राहिलेले उपभोगणारे सज्जन लोक सर्व प्रकारच्या पातकांपासून मुक्त होतात परंतु जे स्वतःसाठीच अन्न तयार करतात आणि भक्षण करतात ते पापच खात आहेत भाष्य यज्ञापासून शिल्लक राहिलेले अन्न भक्षण करणारे श्रेष्ठ पुरुष त्यांनाच यज्ञशिष्ट असे म्हणतात देवादिकांना यज्ञाने संतुष्ट केल्यावर उरलेले अमृत नामक अन्न करणे असा यांचा स्वभाव आहे ते गृहस्थ होणाऱ्या पापांपासून आणि हिंसादी अपराधांपासून मुक्त होतात जो केवळ उदरपरायण होऊन अन्न तयार करतो तो स्वतः पापी आहे आणि पाप रूपाने या अन्नाचे भक्षण करतो श्लोक चौदावा अन्नापासून प्राणीमात्र उत्पन्न होतात पावसापासून अन्न उत्पन्न होते यज्ञापासून पर्जन्य निर्माण होतो आणि यज्ञकर्मातून साकारतो अन्नभक्षण करण्या करण्याने रक्तमांस अस्थि मज्जा वगैरे सह मानवी शरीर निर्माण होते अन्नापासून शुक्र शोणित निर्माण होऊन त्यांच्यापासून प्रजा निर्माण होते पावसामुळे अन्नाची उत्पत्ती होते आणि यज्ञांतून पर्जन्यवृष्टी होते प्रस्थापित अग्नीमध्ये दिलेली आहुती सूर्याला मिळते या सूर्यापासून प्रजन्यवृष्टी होते अन्न आणि अन्नापासून प्रजा निर्माण होते या कर्मापासून ज्याची उत्पत्ती होते तो अपूर्व रूप यज्ञ कर्मोद्भव आहे असा हा अपूर्व रूप यज्ञ कर्मापासून निर्माण होतो अशा प्रकारचे कर्म कसे निर्माण होते त्याचे निवेदन पुढे आहे श्लोक पंधरावा कर्म वेदापासून उत्पन्न आणि वेद अक्षरापासून उत्पन्न होतात यामुळे सर्व व्यापी ईश्वर तत्व याज्ञामध्ये नेहमी असते असे समज भाष्य क्रिया रूप कर्म वेदरूपी ब्रह्मापासून उत्पन्न होते असे समज याचाच अर्थ असा की कर्माच्या उत्पत्तीला वेदच कारण आहे वेदरूप अक्षरा ब्रह्म अक्षरापासून निर्माण झाले आहे अर्थात परब्रह्म हे अविनाशी तत्व वेदांच्या उत्पत्तीला कारण आहे वेदरूप ब्रह्म साक्षात परमात्मा परमात्मानतात उत्पन्न झाले आहे म्हणून यज्ञामध्ये वेदांना प्राधान्य असल्याने ते सर्वगत होऊन नेहमी यज्ञामध्ये प्रतिष्ठित होतात श्लोक सोळावा या प्रमाणे परमेश्वराने हे यज्ञचक्र सुरू केले या लोके जो कोणी ते पुढे चालू ठेवत नाही त्याचे सर्व आयुष्य पापाने भरलेले असते तो इंद्रिय सुखांचे केवळ क्रीडास्थान असल्याने त्याचे हो वेदांनी प्रतिपादन केलेली यज्ञ यागादी करीत ईश्वराने निर्माण केलेले विश्वाचे हे कालचक्र जे सुरळीत चाललेले आहे त्याप्रमाणे ते पुढे चालवणे आवश्यक आहे पण तसेच कोणी चालवित नाही म्हणजेच विश्वाच्या नियमाप्रमाणे जो आचार करीत नाही तो भावी होय त्याची शरीर यात्रा त्याचे जीवनपाचे मूळ होय केवळ इंद्रियांच्या अर्थ असा की अज्ञानी परंतु कर्माचा अधिकार असलेल्या माणसाने कर्म करणे आवश्यक आहे अनात्मज्ञानी पुरुषाला आत्मज्ञानाची योग्यता प्राप्त होण्याच्या पूर्वी ज्ञाननिष्ठ प्राप्त व्हावी म्हणून कर्मयोगाचा आचार करण्याची आवश्यकता आहे कर्मास आरंभ न करण्याने गीता तीन चार या वचनापासून शरीर यात्रा अपिथेन गीता तीन आठ कर्म न करण्याने शरीराचे चलनवलन सुद्धा सिद्धि जाणार नाही या श्लोकापर्यंत वर्णन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे गीता तीन नऊ यज्ञ प्रत्यर्थ कर्मांपेक्षा अभिन्न कर्मांनी येथपासून तीन सोळा त्याचे जगणे व्यर्थ होय या वचनापर्यंत आत्मज्ञान रहित परंतु कर्माधिकारी असलेल्या पुरुषाने कर्तव्य कर्मच केले पाहिजे असे विविध प्रसंगाना रूप सांगितले तसेच कर्म न केल्याने दोष निर्माण होतात त्याचेही प्रतिपादन करण्यात आले आहे असे असेल तर हे सृष्टीचे चक्र ज्याप्रमाणे चाललेले आहे त्याप्रमाणेच प्रत्येकाने चालणे आवश्यक आहे असे म्हणायचे का किंवा पूर्वी प्रतिपादन केल्याप्रमाणे कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त होणारी आणि आत्मज्ञानी लोकांना संख्ययोगाच्या आचरणाने योग्य ज्ञान प्राप्त झाल्यावर सिद्ध असलेली निष्ठा प्राप्त झाली नाही तर अज्ञानी पुरुषाला त्याप्रमाणे आचार करण्यास सांगितले आहे असेच ना अशी अर्जुन शंका विचारील त्यासाठी त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने किंवा शास्त्राचा यथायोग्य उहापोह करण्याच्या निमित्ताने बृहदारणक तीन पाच एक कौशितकीय कहोल आणि यज्ञ बल्के यांचा संवाद आहे त्यामध्ये कहोलाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने यज्ञ बल्क्यांनी आत्मा आत्मज्ञाने आणि त्यांचे आचरण याबाबत सविस्तर प्रतिपादन केले आहे याच उत्तराचा परामर्श आचार्यांनी घेतला असल्याचे दिसून येते या प्रसिद्ध आत्म्याला जाणल्याने ज्याचे मिथ्या झाले आहे असे जे महात्मे ब्राह्मणगण अज्ञानी लोकांकडून केली जाणारी पुत्रप्राप्ती वगैरे बाबत असणारी इच्छा सोडून केवळ शरीर निर्वाहासाठी भिक्षाकणाचा अव अवलंब करतात आत्मज्ञानावर त्यांची निष्ठा असते याशिवाय त्यांना अन्य काहीही कर्तव्य राहत नाही असे उपनिषद उपनिषदाचे तात्पर्य गीताशास्त्राच्या प्रतिपादनात सुद्धा प्रकट व्हावे म्हणून भगवान म्हणाले की श्लोक सतरावा जो मनुष्य आत्मज्ञानात रमतो आत्मज्ञानाने तृप्त होतो आणि आत्मज्ञानामध्येच संतुष्ट राहतो त्याला अन्य कार्य करावया शिल्लक का राहत नाही भाष्य परंतु जो आत्मज्ञानानिष्ठ संख्येयोगी केवळ आत्म्यामध्येच रत होतो ज्याचे आत्म्यामध्येच प्रेम आहे कोणत्याही विषयामध्ये ज्याचे प्रेम गुंतलेले नाही आणि तो संन्यासी आत्म्यामुळेच संतुष्ट असतो अन्नादिरसांच्या सेवनामध्ये तो गुंतून राहत नाही परंतु आत्म्यामध्येच तृप्तता प्राप्त करतो बाहेरच्या विषयांमध्ये अन्यांना लाभ होतो आणि तृप्तताही मिळते परंतु त्याची अपेक्षा पुरुष कधीच न करता आत्म्यामध्ये संतुष्ट राहतो सर्व प्रकारच्या त्याच्या तृष्ण नाही आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला करण्यासारखे असे कोणतेही कार्य उरत नाही श्लोक अठरावा कारण या लोक काही कार्य करून अगर काही कार्य न करून त्याला स्वतःसाठी काही मिळवायचे नसते त्याप्रमाणे त्याचे स्वतःचे सो, हित कोणाही उतमात्रा वर अवलंबून नसते भाष्य याप्रमाणे परमात्म्यामध्ये प्रीती असणाऱ्या पुरुषाला या लोकी कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन राहत नाही मग पुन्हा कर्म न करण्याने त्याला अनर्थ रूपी प्राप्ती होते काय या प्रश्नाचे उत्तर देताना आचार्य म्हणतात या लोकी त्याने कर्म केले काय अगर न केले काय त्याला आत्महानी रूप अन अर्थाची प्राप्ती होत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मापासून स्थावर आणि सर्व प्राणी मात्र यावर तो अवलंबून राहत नाही श्लोकातील अर्थव्यपाश्रय या पदाचा अर्थ कोणत्याही फळप्राप्तीसाठी जी क्रिया केली जाते असा आहे म्हणून अशा आत्मज्ञानी पुरुषाला उत्पन्न झालेल्या कोणत्याही वस्तूचा आश्रय करण्याने कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही कर्माचा आरंभ करावा लागत नाही चार चार बावीस हे एका रुची प्रतिपादन केलेले आहे ब्रह्मपित्त्याचे श्रेष्ठत्व कर्माने वाढत नाही अगर क्षीणही होत नाही लिप्त होत नाही म्हणून श्लोक एकोणीसावा अनासक्त पुरुष कर्माचे आचरण करून परमपदाची प्राप्ती करून घेतो म्हणून तू करा वयाचे कर्म निष्कम बुद्धीने सतत करीत जाश्य यासाठी आसक्ती शून्य होऊन कर्तव्य नित्य कर्मांचे नेहमी योग्य प्रकारे कर्मांचे आचरण कर आसक्ती न ठेवता कर्म करणारा अर्थात ईश्वरासाठी करणारा पुरुष अंतःकरणाच्या शुद्धीमुळे मोक्षरूपर्म पद प्राप्त करून घेतो कारण असे की श्लोक विसावा जनकाधिकांना कर्माच्या योगीच सिद्धी प्राप्त झाली लोकांच्या कल्याणाकडे लक्ष देऊन सुद्धा तुला कर्मयोगाचेच आचरण केले पाहिजे भाष्य कारण जनकादी अशोपतीसारखे विद्वान क्षत्रिय कर्माच्या योगानेच मोक्षप्राप्तीला प्रवृत्त झाले या ठिकाणी या श्लोकाचे स्पष्टीकरण अशा प्रकारे केले पाहिजे कि जनकादी राजांना परंतु त्यांच्या नशिबाने लोकांसाठी करताना देखील थोडक्यात संन्यासाचा आश्रय न करताना सुद्धा परमपदाची प्राप्ती झाली जर जनकादी राजांनी यथार्थ ज्ञान प्राप्त झाले नसते तरी सुद्धा अंतकरणाच्या शुद्धीमुळे कर्माच्या साधनाने परमोपद प्राप्त करते झाले असते जर तू असे मानत असलास की आत्मतवाला जाणणारे पूर्वजांनी कर्तव्य यामुळे असे होत नाही की दुसऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला देखील आवश्यक कर्म केले पाहिजे तू सुद्धा नशिबाच्या अधीन आहेस यासाठी लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे उलट्या मार्गाने जाण्याची लोकांची जी, लो जी प्रवृत्ती आहे तुझ्याकडे लक्ष देऊन सुमार्गी करण्यासाठी तुला देखील कर्म करणे आवश्यक आहे लोकसंग्रह कोणाला करणे आवश्यक आहे आणि तो कशासाठी करणे आवश्यक आहे हे सांगतात श्लोक एकविसावा श्रेष्ठ पुरुष जो जो आचार करतो त्याचेच आचरण इतर लोक करीत असतात तो जे प्रमाण मानतो तेच प्रमाण म्हणून लोक त्याचे अनुकरण करतात भाष्य श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म करतात अर्थात महात्मे ज्या प्रमाणे कर्माचे आचरण करतात दुसरे लोक त्याचे अनु अनुकरण करून आचार करतात तो श्रेष्ठ पुरुष ज्या लौकिक वैदिक परंपरेला प्रमाण मानतात त्याप्रमाणे लोकवर्तन करतात कारण त्याला ते प्रमाण मानतात या लोकसंग्रहाच्या कर्तव्य कर्तव्यतेमध्ये तुला काही शंका असतील तर तू माझ्या आचाराकडे का पाहत नाहीस श्लोक बाबीसा या लोकात माझ्यासाठी कोणतेच कर्तव्य नाही कारण मला प्राप्त करून घ्यावे असे काहीही नाही तरी सुद्धा मी कर्मयोगाचेच आचरण करीत आहे तिन्ही लोकात मी करावे असे कोणतेही कर्तव्य मला करावयाचे शिल्लक राहिलेले नाही कारण मला अद्याप प्राप्त न झालेली वस्तू प्राप्त करावयाची आहे असे मुळीच नाही असे असून सुद्धा मी कर्माचा आचार करीत आहे श्लोक ते मी क्वचित प्रसंगी दक्ष राहून कर्म केले नाही तर लोक माझ्याच मार्गाने माझ्या दुर्लक्षितपणाचे पूर्णपणे अनुकरण करतील भाष्य मी आळसना करता सावध राहून कर्म केले नाही तर हे अर्जुना हे सर्व प्रकारचे लोक माझ्यासारख्या श्रेष्ठांचे अनुकरण करतील तसे कर्म न करण्यामुळे काय दोष निर्माण होतो ते सांगतात श्लोक चोवीस मी कर्तव्य केले नाही तर हे लोक नष्ट होतील वर्णसंकार होईल त्याचा करता मी होईल आणि ह्या प्रजेचा घात केला असे होईल भाष्य मी जर कर्म केले नाही तर लोकांची सुस्थिती ज्यामुळे राहते त्या कर्माच्या अभावामुळे हे लोक प्राय होतील आणि या सर्वाला मी कारण आहे असे होईल लोकांवर उपकार करून त्यांचा उद्धार करण्याचे कार्य मी केले नाही तर लोकांचा नाश करणारा मी असे म्हटले जाईल ईश्वराला हे उचित नाही माझ्याप्रमाणे तू किंवा दुसरा कोणी कृतकृत्य ब्रह्मज्ञ झालेला असला आणि त्याचे स्वतःबद्दलचे कर्तव्य संपलेले असले तरी इतरांना अनुग्रह करण्यासाठी त्याला अभिमान शून्य बुद्धीने कर्म केलेच पाहिजे श्लोक पंचवीस हे अर्जुना अज्ञानी लोकफळाच्या इच्छेने ज्याप्रमाणे आस्थापूर्वक कर्म करीत आस्था असतात लोकसंग्र आणि कर्मफळाबाबत जो अनासक्त असतो अशा ज्ञानवंताने आस्थापूर्वक कर्तव्य कर्म केले पाहिजे भाष्य या कर्माचे फळ मला मिळेल म्हणून कर्मामध्ये आसक्त होऊन काही अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे आत्मज्ञ विज्ञाना विद्वानाला सुद्धा आसिक ते न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे आत्मज्ञानी पुरुष कशा प्रकारे कर्म करतो तो लोकसंग्रह लो करण्याची त्याची इच्छा असते म्हणून याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा असणारा आणि आत्मज्ञानामध्ये सदैव रमलेला जो मी त्या मला अगर अशा ब्रह्मज्ञ पुरुषाला लोकसंग्रह करण्याखेरीज दुसरे काहीच कर्तव्य नाही म्हणून आत्मविद पुरुषाने कसे वागावे ते मी सांगतो लोकसभविवा कर्मामध्ये आसक्त असलेल्या लोक लोकांना भर भ्रम निर्माण करू नये ज्ञात्या पुरुषाने सर्व कर्मे स्वत करून आचरण करून सामान्य लोकांना ती कर्मे आवडतील असे केले पाहिजे भाष्य बुद्धीला भ्रम निर्माण करणे म्हणजे बुद्धिबोध बुद्धिभेद होय कर्मामध्ये आसक्ती असलेल्या आणि विवेक रहित अज्ञानी भ्रम निर्माण करू नये अर्थात हे माझे कर्तव्य आहे आणि या कर्माचे फळ मला भोगणे आवश्यक आहे या विचाराने ज्याची बुद्धी निश्चय पूर्ण झाली आहे त्याला विचलित करणे म्हणजे त्याचा बुद्धिभेद करणे होय असा बुद्धिभेद करू नये तर मग काय केले पाहिजे ज्याची चित्त आणि बुद्धी स्थिर झालेली आहे अशा विद्वान पुरुषाने स्वतः अज्ञानी माणसाप्रमाणे कर्माचे आचरण करीत सर्व कर्माचे आचरण करावे मूर्ख अज्ञानी मनुष्य कर्मामध्ये कसे आसक्त होतात याविषयी सांगतात ोक सत्ता प्रकृती प्रकृतीविहित सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांकडून केली के जातात अहंकारामुळेच ज्यांचे अंतःकरण विचार करण्यास ह्या कर्माचा करता असे समजतो भाष्य सत्व रजतम अशा तीन गुणांची सम्यावस्था याला प्रकृती असे म्हणतात अशा प्रकृतीच्या गुणांनी कार्य आणि कर्ण रूपाने सर्व विकारयुक्त लौकिक आणि शास्त्र अशी सर्व प्रकारची कर्मे केली जातात परंतु अहंकार कार्य आणि कारण यांच्या एकत्रितपणाने आत्मप्रती येणे याला अहंकार असे म्हणतात कार्य आणि करण यांच्या एकत्रितपणाने आत्मप्रती याला अहंकार असे म्हणतात या अहंकाराने याचे अंतकरण अनेक प्रकारे हो मोहवश्य झालेले आहे म्हणजे देहाच्या इंद्रियांच्या आवडीला आपला धर्म मानणारा देहाभिमानी पुरुष अविद्याभश प्रकृतीने केलेल्या कर्मांना आपली कर्मे मानतो अशा कर्मांचा करता मी आहे असा अभिमान बाळगतो परंतु जो ज्ञानी आहे तो श्लोक सत्ताविसवा हे अर्जुना गुण आणि कर्म या दोघांमधील भेदाचे तत्व जाणणारा तत्ववेत्ता प्रकृतीचे गुणच कर्माच्या गुणामध्ये वावरतात प्रकृतीचे गुणच कर्मरूपाने गोचर होतात असे जाणून त्या कर्मामध्ये आसक्त होत नाही भाष्य हे महाबाहो तत्ववेता म्हणजे कोण गुणांपासून आणि कर्मांपासून आत्मानिराळा आहे असे ज्याला ज्ञान झाले आहे तोच विद्वान आणि तोच तत्ववेत्ता होय असा ज्ञानी पुरुष कर्मामध्ये गुंतून पडत नाही कारण इंद्रियांचे काम विषय उत्पन्न करून त्यांचा भोग घेणे असे आहे परंतु पुन्हा जे पुरुष श्लोक एकोणतीसावा प्रकृतीच्या गुणांच्या बद्दल अज्ञान असलेले पुरुष गुणकर्माच्या बाबतीत आसक्त असतात पूर्णज्ञानी पुरुषांनी अशा अज्ञानी लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नये गुणांनी अत्यंत मोहित झालेला पुरुष मी अमुख फळासाठी कर्म करतो असे म्हणून असलेल्या कर्मामध्ये आसक्त होतात पूर्णपणे प्राप्त होणाऱ्या फळावरच नजर ठेवतात आणि कर्मामध्ये आसक्त असलेल्या मंदबुद्धी लोकांचा उत्तम प्रकारे ज्ञान असलेल्या पुरुषाने बुद्धिभेद करू बुद्धिभेद करणे म्हणजेच त्यांच्या बुद्धीला विचारित करणे होय कर्माचा अधिकार असणारा पण मोक्षाची इच्छा करणारा जो अज्ञाने आहे त्याने कोणत्या प्रकारे कर्म केले पाहिजे ते सांगतात श्लोक तिचा शुद्ध बुद्धीने संयमित केलेल्या अंतःकरणाच्या सहाय्याने होणारी कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण कर फळाची आशा आणि ममत्व सोडून देऊन शोक मोहादेखांचा त्याग करून निर्भय मनाने कर अश्य सर्वात्मक सर्वज्ञ अशा माझ्या वासुदेवामध्ये विवेक बुद्धीने सर्व कर्मे अर्पण कर अर्थात सर्व कर्मे ईश्वरासाठी सेवक बुद्धीने मी करीत आहे अशा बुद्धीने मला समर्पण कर तसेच आशार अहंकार शून्य आणि शोकमो करता तो युद्ध करणे आवश्यक आहे असे प्रमाणासहित जे मत प्रदर्शित केले तेच योग्य आहे असे मानन पुढे सांगतात श्लोक एकतीसावा जे लोक मत्सरादी दोष दृष्टी बाजूला करून या मताप्रमाणे आचरण करतात ते देखील कर्मबंधनापासून गुरु रूप असणाऱ्या मध्ये माझ्यामध्ये मत्सराधिकांचं आश्रयन न करता माझ्यामध्ये दोष न शोधता माझ्या मताप्रमाणे चालतात असे हे पुरुष पुण्यात्मक व पापात्मक कर्मापासून मुक्त होतात श्लोक ते विसावा परंतु दोषदृष्टीचे लोक माझा या मताप्रमाणे वागत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाबद्दल अत्यंत मूढ आणि विचारशून्य असल्याने नष्ट होतात असे समज भाष्य विवेक शून्यतेमुळे माझ्या या मताची निंदा करून माझा मताप्रमाणे आचरण करीत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या बाबतीत मूढ बनतात सर्व ज्ञानाच्या बाबतीत मूढ झाल्याने नाश पावतात हे लोक कोणत्या कारणाने भगवंताच्या मताप्रमाणे चालत नाहीत दुसऱ्याचा धर्म चांगला म्हणून त्याप्रमाणे आचरण करतात पण स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण का करीत नाहीत भगवंताच्या मताशी प्रतिकूल होऊन त्याप्रमाणे करावयाच्या आचाराचे उल्लंघन करून दोषी होतात पण त्या दोषांची मात्र त्यांना भीती वाटत नाही याचे कारण काय या असावे याबद्दल श्लोक तेहतीस ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे आचरण करतो प्राणी मात्र आपल्या प्रकृतीप्रमाणे कर्म करतात येथे निग्रह कसा असणार भाष्य सर्व प्राणी मात्रच काय पण ज्ञानी माणसे सुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणे आचरण करीत असतात आपल्या पूर्वजन्मकृत आपपुण्यात्मक जी कृत्य केली असतील त्यांचे संस्कार जीवाच्या या जन्मात प्रकट होतात त्याला प्रकृती असे म्हणतात स्वभाव हे त्याचेच दुसरे नाव आहे त्याप्रमाणे ज्ञान पुरुष सुद्धा आचर करतात मग मूर्खांची तर गोष्टच नको म्हणून सर्व प्राणी मात्र आपापल्या स्वभावावरती जातात यामध्ये माझे अगर आणण्याचे कोण ऐकणार प्रत्येक प्राणी मात्र आपापल्या स्वभावाप्रमाणे वाटतात स्वभावाशिवाय काहीही करीत नाहीत तर मग पुरुषाच्या प्रयत्नांची आवश्यकताच राहणार नाही आणि विधिनिषेध प्रतिपादित करणारे शास्त्र निरर्थक ठरेल या शंकेचे उत्तर देण्यासाठी श्लोक चौतीस इंद्रियांच्या विषयाबद्दल इंद्रियांची आवड निवड निसर्ग असते म्हणून या मनुष्याने या दोघांच्याही राग आणि द्वेष यांच्या अधीन होऊ कारण ते मनुष्याचे वाटमारी करणारे शत्रू आहेत अर्थामध्ये सर्व इंद्रियांच्या शब्दादी विषयामध्ये राग आणि द्वेष निश्चित आहेत अनुकूल असा विषय स्पष्ट झाला म्हणजे ही त्यावर प्रेम करतात तर प्रतिकूल विषय प्राप्त झाला असता त्याचा ते तिरस्कार करतात याप्रमाणे इष्ट आणि अनिष्ट याप्रमाणे जसा विषय येईल ये। त्याप्रमाणे काम अविर क्रोध हो यांच्या अनुषंगाने लोभमोहादी उत्पन्न होतात या ठिकाणी पुरुष प्रयत्न आणि शास्त्राची आवश्यकता या विषयाबद्दल सांगतात शास्त्रानुसार वर्तन करणाऱ्या राग रागद्वेषाच्या आहारी जाऊ नये कारण असे की मनुष्याची प्र जी प्रकृती आहे ती रागद्वेषपूर्वक आपल्या कार्यामध्ये मनुष्याला ओढून घेते म्हणून स्वधर्माचा त्याग आणि परधर्माचा आचार केला जातो परंतु हा जीव ज्यावेळी रागद्वेषावर नियंत्रण मिळवतो तेव्हा तो केवळ शास्त्राचार करणारा होतो प्रकृतीच्या अधीन होत नाही म्हणून मनुष्याने रागद्वेषाच्या अधीन राहणे उचित नाही कारण हेच रागद्वेष परमार्थ पथावरील चोर आणि कल्याणकारक मार्गामध्ये विघ्न करणारे शत्रू आहेत राग आणि द्वेष यांनी युक्त असलेला मनुष्य शास्त्र शास्त्रार्थाला शास्त्रा सुद्धा विपरीत मानतो परधर्म हाच धर्म होतो आणि त्याचेच अनुष्ठान करणे योग्य होय असे तो मानतो परंतु असे मानणे ही त्याची सर्वात मोठी चूक आहे श्लोक पस्तीस हवा उत्तम असला तरी परधर्माच्या अनुष्ठानापेक्षा वैगुण्ययुक्त असलेला स्वतःचा धर्म श्रेयस्कर होय आपल्या धर्मामध्ये मरण सुद्धा उत्तम आहे परंतु परधर्म भय निर्माण करणार आहे भाष्य उत्तम प्रकारे संपादित केला असला तरी परधर्माचे आचरण करण्यापेक्षा दोषयुक्त असला तरी स्वतःचाच धर्म कल्याणकारक कर आहे स्वधर्मामध्ये राहून मरण देखील उत्तम आहे कारण वरधर्म नरकादी रूपाने भय देणारा आहे शत्रू आहेत गीता तीन चौसष्ट वगैरे श्लोकात अनर्थाचे मूळ कारण प्रतिपादन केले आहे भिन्न भिन्न प्रकरणामध्ये विस्कळीतपणे सांगितल्यामुळे माझ्या तो लक्षात आला नाही असे अर्जुन म्हणाला प्राणी मात्रांचा या शत्रूचे निश्चित आणि एकत्रित असे वर्णन मला समजेल असे सांगा म्हणजे या शत्रूंना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न श्लोक छत्तीसावा अर्जुन म्हणाला तर मग हे कृष्णा मनुष्य स्वतःची इच्छा नसताना सुद्धा जणू बळाने ढकलल्याप्रमाणे कुणाच्या प्रेरणेने पापाचरण करतो भाष्य वृष्णिकुलात उत्पन्न झालेल्या श्री कृष्णा असे कोणते प्रमुख कारण आहे की पुरुष स्वतः याची इच्छा नसताना सुद्धा एखाद्या राजाने सेवकाला अज्ञा करावी त्याप्रमाणे बळाने कराव्या लागणाऱ्याचे आचरण करतो विचारत तो विचारत असलेल्या अनर्थाचे कारण असलेल्या त्या शत्रूबद्दल मी सांगतो ऐक श्लोक सदतीसावा रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम आणि क्रोध अत्यंत खादाड व महापातकी आहे यांना तो शत्रू असे समज संपूर्ण ऐश्वर धर्म यश लक्ष्मी वैराग्य आणि मोक्ष या सहा गुणांना मिळून भग असे म्हणतात कोणत्याही विक्षेपा शिवाय ज्या वासुदेवामध्ये सहाही ही गुण आहेत असे म्हणतात विष्णुपुराण सहा पाच चव्याहत्तर या प्रमाणे उत्पत्ती प्रलय भूतमात्रांची उत्पत्ती आणि मरण विद्या आणि अविद्या यांचे ज्याला ज्ञान आहे त्याला भगवान असे म्हणतात विष्णुपुराण सहा पाच अठ्याहत्तर म्हणून जन्मादिविषयाबद्दल उत्तम प्रकारे तो जाणतो म्हणून वासुदेवाला भगवान असे म्हणतात हा काम सर्व लोकांचा शत्रू आहे याच्यामुळे जीवांना सर्व प्रकारच्या अनर्थाची प्राप्ती होते अशा या कामाचे कोणत्याही कारणाने क्रोध रूपामध्ये रूपांतर होते म्हणून क्रोधही तसाच आहे हा काम रजोगुणापासून उत्पन्न झालेला आहे इतकेच नव्हे तर याच्यापासून रजोगुणाचा उद्भव होतो कारण उत्पन्न झालेला काम हा रजोगुणाला प्रकट करतो आणि माणसाला तो कर्म करावायास लावतो रजोगुणाचे कार्य किंवा सेवा यामध्ये वेग्रह असलेल्या पुरुषाकडून असे ऐकले जाते की माझी भूक मला अशा प्रकारे कर्म करण्यास भाग पाडते हा काम खादळ आहे म्हणून महान पापी आहे कारण कामाच्या परिरणेने जीवाकडून पाप केले जाते म्हणून या संसारी जीवनातील तो एक शत्रू आहे असे समज काम आणि क्रोध कशा प्रकारे वैरे आहेत हे दृष्टांताने सांगतात अग्नि ज्याप्रमाणे श्लोक अडतीस अग्नि ज्याप्रमाणे धुराने आच्छादला जातो किंवा मळाने आरसा झाकला जातो किंवा वारेने गर्भ बेष्ट त्याप्रमाणे या कामाने हे ज्ञान झाकून टाकलेले आहे पाच ज्याप्रमाणे तेजोवान अग्नि स्वतःपासून सहजपणे निर्माण झालेल्या अंधकार रूप धुराने किंवा आरसा बाहेरच्या धुळीने आच्छादला जातो त्याचप्रमाणे गर्भ आपल्या वाररूपी आवरणाने आच्छादित होतो त्याप्रमाणे या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे या पदाच्या मागे भगवंतचा कोणता अभिप्राय आहे कामाने ज्याला आहे तो कोण याबद्दल श्लोक एकूण हे अर्जुना ज्ञानीपुरुषांचा वैरी आणि ज्याची तृप्तता होणे कठीण आहे अशा कामरूप अग्निने त्याचे ज्ञान झाकून टाकले आहे भाष्य ज्ञानी लोकांचा नित्यवैरी असणाऱ्या लोकांचे पूर्वीपासूनच माहिती आहे या कामाने मला ढकललेले आहे त्याला हे ज्ञात असल्याने तो नेहमी दुःखी असतो ज्ञानी लोकांचा हा नित्य वैरी आहे मूर्ख लोकांचा नाही मनात इच्छा उत्पन्न झाली की मूर्खाला आनंद होतो आणि काम हा आपला मित्र आहे असेच त्याला वाटू लागते कामाने मला करुखात लोटते आहे म्हणजे मग तो म्हणतो की कामाची ही कुटीरता पूर्वी ज्ञात झाली नाही ज्ञानीपुरुष का, मात्र कामाला शत्रू समजतो कामाचे स्वरूप तरी काय इच्छा हेच कामाचे स्वरूप आहे अत्यंत कष्टाने तो तृप्त होतो असे वाटते पण तसे नाही अग्नि ज्याप्रमाणे कितीही इंधन घातले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे भोगाने या कामाची कधीही तृप्ती होण्यासारखी नाही कामाची शांती उपभोगाने होत नाही उलट अग्निमध्ये तूप ओरले असता तो जसा अधिकस वृद्धंगत होतो त्याप्रमाणे उपभोगांनी काम बळावतो ज्ञानाला आच्छादित करून टाकणाऱ्या व वैरी असणाऱ्या या कामाचे आश्रय तरी कोणते कारण शत्रूचे राहण्याचे ठिकाण ज्ञात झाले म्हणजे त्याचा नाश केला जातो याविषयी श्लोक चाळीसावा इंद्रिये मन आणि बुद्धी ही कामाची वसती स्थाने आहेत त्यांच्या आश्रयाने ज्ञानाला अच्छा दुन हा मनुष्य मोहित मनुष्याला मोहित करतो श्लोक चाळीसावा इंद्रिय मन आणि बुद्धी ही कामाची वसती स्थाने आहेत त्यांच्या आश्रयाने ज्ञानाला अच्छा दुन हा मनुष्याला मोहित करतो भाष्य इंद्रिय मन आणि बुद्धी यांना कामाची आश्रयस्थाने असे म्हणतात या इंद्रियादिकांच्या आश्रयाने ज्ञानावर आवरण घालून जीवाला विविध प्रकारे मोहित करतो असे असेल तर श्लोक एक्केचाळीसावा भरत कुलश्रेष्ठ अर्जुना प्रथम तु या इंद्रियांना आवरून ज्ञान आणि त्याचा विनियोग यांचा नाश करणाऱ्या पापपूर्ण कामाचा नाश कर भाष्य हे भरतृषभ म्हणून तू या इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या आत्ताच सांगितलेल्या वैरी आणि पापाचारी कामाचा त्याग कर या बाबतीत असे सांगावयाचे आहे की शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणे आत्मा अनात्मा विद्या अविद्या वगैरे गोष्टींचे ज्ञान होते त्यालाच ज्ञान असे म्हणतात या ज्ञानातून विशेष प्रकारचा जो अनुभव प्राप्त होतो त्याला विज्ञान असे म्हणतात स्वतःच्या कल्याणाला कारण असणाऱ्या ज्ञान आणि विज्ञान यांना हा काम आहे म्हणून तू त्यांचा त्याग कर सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून कामरूपी शत्रूचा त्याग कर असे जे प्रतिपादन केले त्यामध्ये कोणाचा आश्रय करून त्याग केला पाहिजे याबद्दल सांगतात लोक विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षा हे बुद्धी श्रेष्ठ आहे परंतु आत्मबुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हटले जाते अश्य पंडित लोक बाह्य मर्यादित आणि स्थूल देहाच्यापेक्षा आणि श्रोत्रियांच्या पेक्षा संकल्प आणि विकल्प हे ज्याचे गुण आहेत अशा मनाला श्रेष्ठ मानतात आणि मनापेक्षा हे निश्चयात्मिका हा गुण असलेली बुद्धी तिला पंडित श्रेष्ठ मानतात याप्रमाणे बुद्धीपर्यंत सर्व दृश्य पदार्थांच्या अंतरव्यापी ज्यादा बदल अटले जी आत्म्या आवरण होते इंद्रिया पेक्षा फें सूक्ष्म हैं फलपेक्षा मन मनापेक्षा बुद्धि बुद्धिपेक्षा आत्मा अधिक सूक्ष्म है यमधर्मा ने नचिकित आत्मे विषय जो सूक्ष्म ज्ञान पत्र उत्पादन केले हा विषय पहावा म्हणून असे की श्लोक त्रेचाळीस हवा अर्जुनाला या प्रमाणे पेक्षा देखील श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून घेऊन त्या आत्मज्ञानाने बुद्धी स्थिर करून कामरूपी दुर्धर्श त्रुला ठार कर ह्याप्रमाणे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असलेल्या आत्म्याला जाणून आत्म्याचे नियमन करून समाधी अवस्थेत आणावे महाभाव अर्जुना कामरूप दुर्जय शत्रूचा त्याग कर म्हणजे दुःख देणाऱ्या आणि कळण्यास कठीण वगैरे गुणांनी युक्त असलेल्या कामाचा त्याग कर तृतीय अध्याय संपला